स्कंध सातवा अध्याय एकोणचाळीसावा देवी गीता अध्याय आठवा भगवतीच्या बाह्य पूजा आणि अंतरपूजा या विषयी माहिती हिमालय म्हणाला हे देवादी देवी हे महेश्वरी हे करुणासागरा हे अंबिके आता तुझी पूजा शास्त्रोक्त मार्गाने कशी करावी तो तुझा पूजाविधी मला विस्ताराने कथन कर श्रीदेवी आनंदून म्हणाली हे पर्वत माझी पूजा कशी करावी हे मी तुला आता विधीयुक्त सांगते तू ते माझे भाषण लक्ष देऊन श्रवण कर हे पर्वत श्रेष्ठेत वैदिकी पूजा आणि तांत्रिकी पूजा अश्या दोन पद्धती आहेत वैदिकी पूजा ही मूर्तीभेदामुळे द्विध आहे हे भोदरा वेदाची दीक्षा घेतलेल्या पुरुषांनी वैदिकी प्रकारानेच माझे नित्य पूजा करावी आणि तंत्रोक्त दीक्षा ज्या पुरुषांनी स्वीकारली असेल त्यांनी तांत्रिकी पूजा पद्धतीने माझे भावपूर्ण पूजन करावे अशा प्रकारच्या दोन्ही पूजांचे आचरण आणि दोन्ही पूजांचे रहस्य न जाणता जो वर्तन करतो त्याच्या विपरीत कृतीमुळे तो सर्व बाजूंनी अधपतीत होतो हे भूधरा आता मी तुला वैदिकी पूजेची पद्धती कशी आहे याची माहिती विस्तारपूर्वक सांगते हे पर्वतराजा माझे अनंत मस्तके अनंत नेत्र आणि अनंत चरण असलेले असे जे विराट स्वरूप तू पाहिलेस ते मोठे सर्व शक्तींनी आणि परात पर असे दिव्य स्वरूप तू अवलोकन केलेस त्याच श्रेष्ठ स्वरूपाचे नित्यपूजन करावे त्याच स्वरूपाचे ध्यान करावे आणि त्याच विराट स्वरूपाचे सर्वदा स्मरण करावे हे पर्वता हे अशा प्रकारचे माझे स्वरूप प्रथम पूजावेक्षेपशून अहंकार यांचा त्याग करून पूजन करणार आहोत स्वरूपाला तू शरण जा त्यालाच विशुद्ध अंतकरणाने पहा आणि त्याच दिव्य स्वरूपाचा नेहमी जप कर त्याचेच नित्य ध्यान कर अनन्य अशा प्रेमयुक्त भक्तीने माझ्या स्वरूपाच्या भावनेचा तू आश्रय कर आणि यज्ञासारखे विधी करून माझे कर। संतुष्ट कर हे पर्वश्रेष्ठा ज्यावेळी धर्माला ग्लानी येते प्रजा अवैधिक झाल्या कारणाने स्वधर्मानुष्ठान करणे जवळजवळ अशक्य होऊन जाते हे पर्व श्रेष्ठा ज्यावेळी धर्माला ग्लानी येते प्रजा अवैधिक झाल्या कारणाने स्वधर्मानुष्ठान करणे जवळजवळ अशक्य होऊन जाते अधर्म वाढीच लागतो तेव्हा तेव्हा मी शरीर धारण करते आणि अधर्माचा नाश करते हे शैलराजा म्हणूनच प्रेम आणि दैत्य असे दोन विभाग झालेले आहेत वैदिक धर्माचे अनुष्ठान न करणाऱ्या दैत्यांना शिक्षा करण्यासाठी मी नित्य नरक निर्माण केले आहेत इतके त्या नरकाचे वर्ण ऐकले तरीही त्यामुळे त्रास होईल इतके ते भयंकर आहेत वेदोक्त धर्म सोडून जो अन्य धर्माचे आचरण करील त्या धर्मभेदी पुरुषाला राजाने आपल्या देशातून घालवून द्यावे ब्राह्मणांनी त्याच्याशी भाषण करू नये तिन्ही वर्णाच्या लोकांनी त्याला आपल्या पंक्तीस भोजनासाठी घेऊ नये या लोकात जी निरनिराळ्या प्रकारची दुसरी शास्त्रे आहेत ती श्रुती स्मृती आहेत प्राण्यांना मोहित करण्यासाठीच निर्माण केली आहेत त्याच्या निर्मिती मागे दुसरा हेतू नाही दक्षाच्या शापाने भृभु ऋषीच्या शापाने आणि दधीची ऋषीच्या शापाने दग्ध होऊन जे ब्राह्मण श्रेष्ठ वेदमार्गापासून भ्रष्ट झाले त्यांचा सोपान मार्गाने म्हणजे पायरी पायरीने उद्धार करावा म्हणूनच त्यासाठी शैव वैष्णव सौर शाक्त आणि गाणपत्य हे आगम शंकरांनी मुद्दा निर्माण केले आहेत त्या आगमांमध्ये वेदांना योग्य असाही भाग काही ठिकाणी सांगितलेला आहे वैदिकांनी त्याचे ग्रहण करावे कारण तसे करण्यात काहीच दोष नाही पण वेदांहून ज्या भिन्न गोष्टी आहेत त्यांचे आचरण करण्यास ब्राह्मणास अधिकार नाही असे निश्चितपणे सांगितले असताना जो वेदाच्या उलट गोष्टींचे आचरण नित्य करीत राहतो त्याचा वेदाधिकार नाहीसा होतो त्याचा वेदाचा आणि वैदिक कृत्य करण्याचा पूर्व अधिकार नष्ट होतो म्हणून प्रदीर्घ प्रयत्नाने वैदिक पुरुषाने वेदांचा आश्रय करून आचरण ठेवावे धर्मासह वर्तमान असलेले ज्ञानच परब्रह्माचा साक्षात्कार करून देते पुत्रादी सर्व मनकामनांचा त्याग करून जे मला शरण येतात जे सर्व भूतमात्रांविषयी दया बाळगतात जे मान आणि अहंकार टाकून देतात ज्यांचे अंतःकरण माझ्याच ठिकाणी रत असते जे आपली इंद्रियादी सर्व कर्मे माझ्यासाठी करतात ज्यांची प्राणप्रवृत्ती माझ्याच करता असते जे माझ्या स्थानाचे वर्णन करण्यात जे नित्य नियमाने आणि भक्तियुक्त अंतकरणाने माझ्या ऐश्वर्याची उपासना करतात त्या नित्योपासक पुरुषांचा अज्ञातजन्य मोह मी ज्ञानसूर्याच्या प्रकाशाने निसंशय नाहीसा करून टाकते हे पर्वतोत्तमा ह्याप्रमाणे माझी वैदिक पूजा कशी करावी हे मी तुला यथायोग्य रीतीने निवेदन केले आहे आता माझ्या पूजेचे दुसरे स्वरूप सांप्रत तुला मी कथन करते करचरणयुक्त मूर्तीचे ठिकाणी किंवा स्थंडिलावर अथवा सूर्य चंद्र मंडलामध्ये वा जल बाणलिंग यंत्र मोठा चित्रपट अथवा हृदय कमल यामध्ये माझे पूजन करावे परात्पर सगुण करुणपूर्ण तरुणी अरुणाप्रमाणे लाल भडव, सौंदर्याचे जणू सर्व सार सर्व अवयव सुंदर असलेल्या शृंगार रसाने परिपूर्ण भक्तांच्या दुखाने नित्य दयार्द्र होणारी प्रसाद गुणांमुळे मनोहर रमणीय पाश अंकुश आणि वरदमुद्रा ही धारण करणारी आणि आनंद रुपणी अशा देवीचे ध्यान करून आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे बाह्योपचार करून माझी म्रभाजा करी जोपर्यत आंतरपूजे अधिकार प्राप्त नहीं तोयंत अशा प्रकार नित्यनेमाने पूजा करावी नथावकाश अंतर अंतरपूजे अधिकार प्राप्त हाथ बाह्यपूजे का सत्वर त्याग संवीत मध्य लय होने हाला अंतरपूजा धर्म तत्परान संगित हे पर्वत श्रेष्ठा कोणत्याही प्रकारची उपाधी नसलेले असे संविध हेच माझे मूळ खरे स्वरूप आहे म्हणून मनाला आवर घालून विषय शून्य करावे आणि माझ्याच रूपात एकात्म रूपाने माझ्यातच विलीन होऊन जावे आणि माझ्यातच मनाला स्थिर करावे संविध रूपात अतिरिक्त असे जे माझे काही आहे ते सर्व जगत मिथ्या असून मायाच आहे म्हणून संसारातून पाशमुक्त होण्यासाठी जी आत्मरुपिणी अशी साक्षी असलेली देवी तिचे निर्विकल्प मनाने आणि भक्तीपूर्वक अंतकरणाने चिंतन करावे हे पर्वतोत्तमा अशा प्रकारे माझे पूजा विधी तुला सांगितले आता तुला मी बाह्यपूजेची पद्धती विस्तारपूर्वक निवेदन करते ती तू एकाग्र अंतकरण ठेवून भक्तीपूर्वक श्रवण कर अध्याय एकोणचाळीसावा समाप्त